ओम श्री परमात्मनेन महा भागवत महापुराण स्कंध बारावा अध्याय पहिला कलियुगातील राजवंशाचे वर्णन परीक्षिताने विचारले मुनिवर्य यदुवंशभूषण श्रीकृष्ण परमधामाला गेल्यानंतर पृथ्वीवर कोणत्या वंशाचे राज्य झाले ते मला सांगा तेव्हा शोक म्हणाला राजा जरासंधाचा पिता बृहद्रथ याच्या वंशात पुरंजयी नावाचा शेवटचा राजा होईल त्याचा मंत्री शुनक त्या राजाला मारून आपला पुत्र प्रद्योत याला राजा करेल प्रद्योताचा पुत्र पालक पालकाचा विशाख यूप विशाख युपाचा राजक आणि राजकाचा पुत्र नंदीवर्धन होईल हे पाच प्रद्योत्तन एकशे अडतीस पृथ्वीचा उपभोग घेतील यानंतर शिशुनाग नावाचा राजा होईल त्याचा पुत्र काकवर्ण त्याचा क्षेमधर्मा आणि त्याचा पुत्र क्षत्रज्ञ होईल क्षत्रज्ञाचा विधिसार त्याचा अजातशत्रू त्याचा दर्भक आणि दर्भकाचा पुत्र अजय होईल अजयाचा नंदीवर्धन आणि त्याचा महानंदी शिशुनाग वंशातील हे दहाच राजे तीनशे साठ वर्षे पृथ्वीवर राज्य करतील परीक्षिता महानंदीला क्षुद्र पत्नीपासून नंद नावाचा बलवान पुत्र होईल हा महानंदी हा महापद्म नावाच्या निधीचा अधिपती होईल क्षत्रिय राजांचा तो नाश करेल तेव्हापासून बहुदा राजे शूद्र आणि अधार्मिक होतील महापद्म हा पृथ्वीवर एक क्षत्रीय अंमल करेल त्याची आज्ञा कोणीही मोडणार नाही जण दुसरा परशुरामच असा तो क्षत्रियांचा विनाश करेल सुमाल्य इत्यादी त्याचे आठ पुत्र होतील ते सर्व राजे होऊन शंभर वर्षेपर्यंत या पृथ्वीचा उपभोग घेतील चाणक्य नावाचा कोणी एक ब्राह्मण विख्यात नऊनंदांना मारविल त्यांचा नाश झाल्यावर कलियुगामध्ये मौर्यवंशी राजे पृथ्वीचे राज्य करतील तोच ब्राह्मण चंद्रगुप्त मौर्याला राज्यपदाचा अभिषेक करेल त्याचा पुत्र वारिसार आणि त्याचा अशोकवर्धन होईल त्याचा पुत्र सुयश सुयशाचा संगत संगताचा शालिसुक आणि शालीशुकाचा सोमशर्मा होईल सोमशर्म्याचा शतधनवा आणि शतधनव्याचा पुत्र बृहदरथ होईल हे कुरुवंश विभूषणा मौर्यवंशाचे हे दहा राजे कलियुगामध्ये एकशे वर्षे पृथ्वीचा उपभोग घेतील बृहदरथाचा सेनापती पुष्यमित्र शृंग राजाचा वध करून स्वतः राजा होईल त्याचा मुलगा अग्निमित्र आणि अग्निमित्राचा सुज्येष्ठ होईल सुजेष्टाचा वसुमित्र वसुमित्राचा भद्रक भद्रकाचा फुलिंद पुलिंदाचा घोष आणि घोषाचा पुत्र वज्रमित्र होईल वज्रमित्राचा भागवत आणि त्याचा पुत्र देवभूती होईल शृंगवंशाचे हे दहा राजे शंभर वर्षापेक्षा अधिक काळ पृथ्वीचे पालन करतील परिक्षिता त्यानंतर पृथ्वी कन्ववंशाकडे जाईल हे राजे कमी गुणवान असतील शुंगवंशाचा राजा देवभूती हा स्त्रीलंपट असेल त्याचा मंत्री कन्वंशी बुद्धिमान वसुदेव त्याचा वध करील आणि स्वतः राज्य करील त्याचा पुत्र भूमित्र त्याचा नारायण आणि नारायणाचा सुशर्मा या नावाने प्रसिद्ध होईल कन्ववंशातील हे चार राजे कलियुगामध्ये तीनशे वर्षे पृथ्वीचा उपभोग घेतील कन्ववंशी सुशर्म्याचा बली नावाचा एक शूद्र सेवक सुशर्म्याला मारून तो काही काळ स्वतः पृथ्वीवर राज्य करील तो आंध्र जातीचा व दुष्ट असेल यानंतर त्याचा भाऊ कृष्ण हा राजा होईल कृष्णाचा पुत्र श्री शांत कर्ण आणि त्याचा पौर्णमास होईल पौर्णमासाचा लंबोदर आणि लंबोदराचा पुत्र चिबिलक होईल त्याचा मेघस्वाती त्याचा अटमान त्याचा अनिष्ट कर्मा त्याचा हालेय त्याचा तलक त्याचा पुरुषभुरु आणि त्याचा पुत्र सुनंदन होईल सुनंदाचा पुत्र चकोर होईल चकोराला बहु नावाचे आठ पुत्र होतील त्यापैकी शिवस्वाती हा वीर असेल त्याचा गोमतीपुत्र आणि त्याचा पुत्र कोरिमान होईल त्याचा मेधशिरा मेधशिराचा शिवस्कंद शिवस्कंदाचा यशस्वी यशस्वीचा विजयी आणि विजयाचे चंद्रविज्ञ आणि लोमधी नावाचे दोन पुत्र होतील परिक्षिता हे तीस राजे चारशे छप्पन्न वर्षेपर्यंत पृथ्वीचे राज्य उपभोगतील यानंतर अवभ्रती नगरीचे सात आभीर दहा गर्धवी आणि सोळा कंक राजे पृथ्वीवर राज्य करतील हे अतिशय लोभी असतील यानंतर आठ यवन आणि चौदा तुर्क हे राजे राज्य, राज्य करतील क्या दा गुरुंड अक मौन राजे होते परीक्षिता मौना शिवाय इतर सर्वज एक हजार नव्याण वर्षेपर्यंत पृथ्वी का उपभोग घेस अकरा मौन राजे तीनशे वर्षे पृथ्वी पर शासन करते गिला नगरीत भूतनंद वंगिरी शिशुनंदी याहू यशोनंदी और प्रवीरक एकशे सहा वर्ष राज्य करते हैं बाह्लिक नाव पुत्र होते त्यांच्यानंतर पुष्पमित्र नावाचा क्षत्रिय आणि त्याचा पुत्र दुर्मित्र यांचे राज्य असेल बाह्लिक वंशातील राजे एकाच वेळी निरनिराळ्या प्रदेशावर राज्य करतील त्यापैकी सात आंध्र देशाचे व सात कोसल देशाचे अधिपती होतील काही विदूरभूमीचे शासक तर काही निषत देशाचे राजे होतील यानंतर विश्वस्फुर्जी मगध देशाचा राजा होईल हा दुसरा पुरंजी ब्राह्मण इत्यादी वर्णाचे पुलिंद यदू मद्र इत्यादी जातीमध्ये रूपांतर करतील हा इतका दुष्ट असेल की तो तीन वर्णाशिवाय असलेल्या जनतेची स्थापना करेल आपल्या शौर्याने तो क्षत्रियांचा विध्वंस करेल आणि पद्मवतीपुरी या राजधानीत हरिद्वारपासून प्रयागापर्यंतच्या पृथ्वीचे राज्य करील हळूहळू सौराष्ट्र अवंती आभीर शूर हरबुद आणि मालव देशातील ब्राह्मण संस्कार होतील तसेच राजेसुद्धा शूद्र तुल्य होतील सिंधूतट चंद्रभागेचा तट कवतीपुरी आणि काश्मीर परिसरावर प्राधान्य करून शुद्रांचे संस्कार व ब्रह्मतेज नाहीशी झालेल्या ब्राह्मणांचे तसेच म्लॅंचांचे राज्य असेल राज्ण। परिचिता हे राजे आचार विचाराच्या बाबतीत म्लॅंच्यासारखे असतील हे सर्वजण एकाच वेळी निरनिराव्या प्रांतामध्ये राज्य करतील हे सगळी अधार्मिक खोटारडी कंजूसांनी रागीट असतील हे दुष्ट लोक स्त्रिया मुले गायी ब्राह्मण यांना मारून टाकण्यात संकोच करणार नाहीत दुसऱ्यांच्या स्त्रियांनी धन हडप करण्यासाठी हे नेहमी उत्सुक असतील यांची उन्नती किंवा अद्पतन होण्यास वेळ लागणार नाही ही हलक्या मनाची व अल्पायुष्य असतील हे संस्कारहीन कर्तव्यशून्य रजोगुण तमगुणाने व्यापलेली राजाच्या रूपातील म्लेंछ प्रजेला खाऊन टाकतील राजेच असे असतील तेव्हा देशातील प्रजेचा स्वभाव आचरणा बोलणे चालणेही तसेच असेल राजाकडून त्रस्त झालेली प्रजा आपआपसात सुद्धा एकमेकांना त्रास देऊन नष्ट होईल या ठिकाणी पहिला अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू बंधू आणि भगिनीनो नमस्कार माणूस आणि मानसाचा धारणा म्हणजेच त्याचे विचार असतात चांगल्या धारणा आणि चांगले, चांगले विचार असतील तर जीवनही अधिक चांगले होते म्हणूनच पुस्तके ऑडिओ सीडी, डी व्हिडिओ सीडी प्रदर्शने कार्यक्रम व्याख्याने इत्यादी अनेकविध मार्गांनी आम्ही तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करीत आहोत सद्विचारांचा प्रसार व्हावा या भावनेतून आम्ही हे सर्व तयार केलेले आहे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 उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांची व्याख्याने महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोगी दर्शन अनेक ग्रंथ कुठेही ऐकता येतील अशा पद्धतीने ऑडिओमध्ये केलेले आहेत तसेच आरोग्य प्रकल्पाअंतर्गत अनेक आजारांविषयी त्यांची लक्षणे तपासण्यांपासून ते एलोपॅथी आयुर्वेद होमिओपॅथी नॅचरोपॅथी वनौषधी घरगुती उपचारापर्यंत उपचार दिलेले आहेत या आरोग्यावर पुस्तके समजून घेईल तो किमान ऐंशी टक्के स्वतः डॉक्टर बनेल शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याअंतर्गत अनेक प्रकारच्या भावनिक समस्या उदाहरणार्थ नैराश्य भीती चिंता टेन्शन इत्यादी पासून व्यक्तिमत्वातील दोष घालविण्यासाठी सीडी तयार केलेले आहेत त्याचबरोबर आंतरिक विकासाच्या आत्मविश्वास एकाग्रता स्मरण शक्ती इत्यादी सीडी आहेत शिवाय शारीरिक व मानसिक कौशल्य वाढविण्यासाठी सुद्धा सीडी उपलब्ध आहेत त्याचबरोबर वाईट सवयी व्यसने सोडविण्यासाठीही प्रोग्राम उपलब्ध करून देण्यात आलेला ले आहे लैंगिक समस्यांचा देखील विचार करून त्याविषयीचे साहित्य निर्माण केले आहे सर्वात महत्वाचे म्हणजे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 आमी इंग्रजी सा आम कोट्याधीशवा मी यशस्वी होणारच प्रॅक्टिकल माइंड प्रोग्रॅमिंग लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि व्यक्तिमत्व विकासाची अशा प्रकारची शेकडो पुस्तके आहेत कोट्याधीश व्हा या पुस्तकाने आजपर्यंत अनेकांना खरोखर कोट्याधीश बनवले आहे डॉक्टर देशमुख यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या लिखाणातून हे सर्व प्रकल्प उभे राहिलेले आहेत अगदी आपण म्हणतो ना जो जे वांचील तो ते हो। ला आहे त्यातील त्यांचे विचार नीट समजावून घेऊन जो प्रत्यक्ष आचरणात आणि त्याचे जीवन खात्रीने बदलेल असा आमचा ठाम विश्वास आहे व त्याचा प्रत्यक्ष अनुभवही आहे डॉक्टर अधिक देशमुख म्हणतात